पहिला अध्याय राजा होऊन गेला एकदा तो अश्वावर आरुढ होऊन सिंधू प्रदेशातील वनामध्ये मृगया करू लागला मनोहर कुंडले व कवच परिधान करून आजग व धनुष्य व अद्भुत बाण बरोबर घेऊन आपल्या अमात्यासह तो राजा हिणता हिणता करू मृग शश सुकर गेंडे वगय शरभ महिष सामर वनकुकुट कुक्कुट आणि यज्ञिय पशू अशा प्राण्यांची शिकार करी तो मेरू पर्वताच्या पायथ्याशी कुमार वनापर्यंत आला ते वन मंदार वृक्षांनी भूषित होते साल ताल तमाल चंप फणस आमर नीप मधुक आणि चमेलीचे मंडप ले ले होते डाळी नारळी केळीच्या भ्रमराच्या गुंजारावामुळे मधुर झाले होते किचक नावाच्या वेणूंच्या ध्वनीने ते नादमय झाले होते असे हे सुखदायक वन पाहून राजा आपल्या सेवकांसह आनंदित झाला कोकिळ पक्ष्यांच्या रवानी भूषित झालेले ते वन पाहून तो राजा त्या विकाएकी प्राप्त झाले आणि त्याचा अश्वही घोडी झाला हे लक्षात येऊन राजा चिंतेने व्यग्र झाला असे कसे झाले असे म्हणून तो सारखा विचार करू लागला तो अत्यंत लज्जित झाला स्त्रीत्व प्राप्त झाल्यामुळे घरी कसे जावे मला कुणीतरी फसवले असे म्हणून तो दुःखी झाला पण इतक्यात सुवर्त्यांनी राजाला स्त्रीत्व का प्राप्त झाले त्याची कथा सांगताना क्रीडा करीत होते क्रीडा मग्न झालेली पार्वती वस्त्ररहित होऊन आपल्या पतीच्या अंकावर बसली होती अशा प्रसंगी ते ऋषी आल्यामुळे ती विवस्त्र असलेली पार्वती लज्जित होऊन उठली आणि वस्त्र परिधान करून ती मानी अंबा लज्जित होऊन कापत कापत उभी राहिली ते ऋषीही उभय स्त्री पुरुष क्रीडा करीत असलेले पाहून सत्वर परत फिरून नरनारायणाच्या आश्रमात गेले परंतु आपली स्त्री लज्जित झाल्याचे पाहून भगवान शंकर म्हणाले तू लज्जेने अगदी घाबरून गेली आहेस तुला सुख होईल अशी व्यवस्था करतो हे सुमती आजपासून जो पुरुष मोहाने या मनात प्रवेश करीत तो स्त्रीत्व पावेल असा शाप शंकरांनी वनाला दिला ज्या लोकांना प्राप्त झाले तो लजेने घरी न जाता मनाबाहेरच इथे स्वतः संचार करीत राहिला आणि त्या महात्म्याला इला हे नाव प्राप्त झाले एकदा चंद्राचा तरुण पुत्र बुध हिंता हिंडता तिथे स्त्रियांच्या परिवारात असलेली ती मनोहर स्त्री पाहून बुधाला तिची इच्छा झाली तिला ही हा सुंदर सोमपुत्र आपला पती असावा असे वाटू लागले पुढे तेथेच त्यांचा परस्पर समागम झाला आणि बुधापासून तिला परंतु पुत्रप्राप्तीनंतर पर अशीच एकदा ती बाला चिंताक्रांत होऊन बसली असता स्वकुलाचे आचार्य मुनी श्रेष्ठांचे तिला स्मरण झाले सुद्युग्नाची ही दयनीय अवस्था पाहून वशिष्ठांना वाईट वाटले त्यांनी शंकराकडे जाऊन लोककल्याण करणाऱ्या महादेवा शंकरांना विनंती केली परंतु आपली वाणी सत्य करण्याकरता शंकर म्हणाले हा राजा एक महिना पुरुष आणि एक महिना स्त्री होऊन राहील याप्रमाणे वरप्राप्तीनंतर राजा स्वगृही गेला वशिष्ठांच्या अनुग्रहामुळे तो पुन्हा राज्य करू लागला झाल्यावर तो घरी बसत असे आणि राज्य करीत असे परंतु ह्यामुळे उद्विग्न झाले तो राजा त्यांना आवडेल असा झाला पुढे कालगतीने कुरु रवा योवनावस्थेत आल्यावर त्यालाच प्रतिष्ठानगरीचे आधिपत्य देऊन सर्व राज्य त्याच्या हवाली करून सुदिग्न राजा मनात निघून गेला नाना वृक्षाने व्याप्त असलेल्या त्या मनात नारद मुनी पासून त्याला नवाक्षरी अत्युत्कृष्ट मंत्र प्राप्त झाला त्याने अतिशय जप कल्याणी व संकट तारे तर मद्यपानात मत्तस झालेली तारवटलेले डोळे आहेत अशी दिव्य रूपधारिणी देवी सिंहारूढ होऊन त्याच्या पुढे उभी राहिली ते दिव्य रूप पाहून त्याचे नेत्र प्रेमाश्विनी भरून आले मस्तकाने तिला सादर प्रणाम करून तिची स्तुती केली म्हणते हे भगवती तुझे इला म्हणते हे भगवती तुझे लोककल्याणकारक रूप मी अवलोकन केले हे देवपूज्य व भुक्तीमुक्तीदायक माते तुझ्या चरण कमलांना मी मंदन करते हे आंबे सर्व देव व मुनिजनांना मोह उत्पन्न करणारे तुझे संपूर्ण ऐश्वर व कृपणावर ह्या जगात कोण मा, मानव जाणीत आहे हे देवी तुझे ऐश्वर पाहताच मला विस्मय झाला शंभू विष्णु, ब्रह्मा इंद्र रवी कुबेर अग्नी वरुण वायू चंद्र व वा अष्टवसु हेही तुझा प्रभाव जाणत नाहीत तेव्हा गुणहीन मनुष्य कसा बरे जाणेल हे आंबे महा तेजस्वी विष्णू तुला सत्वगुण संपन्न सकल अर्थ देणारी आणि समुद्रापासून उत्पन्न झालेली लक्ष्मी समजत आहेत तर दे ब्रह्मदेव तुला राजेशक्ती समजतो आणि महेश्वर तुला उमा नावाची तामसी शक्ती समजतो पण तू निर्गुण आहेस हे कुणालाही समजले नाही तर मग माझ्यासारख्या मनमतीची काय कथा कुणीकडे मी आणि कुणीकडे तुझा हा अत्युत्कृष्ट प्रसाद तू भक्तवत्सल आहेस एवढेच तुझे दयाशील चरित्र मी जाणतो लक्ष्मीच्या रूपाने तू श्रीहरीला वरलेस पण हा मधुसुदन मी हिला योग्य आहे असे समजून आनंद मानित नाही इतकेच नव्हे तर हा आधी पुरुष तुझ्या हाताने आपले पाय पावन व शुभ असतो पुराण पुरुष हरी खरोखरच पादताडण्याची इच्छा करतो तो देवमान्य हरी मदन व्याकुल होऊन चरण लीन झाला असता क्रुद्ध होऊन तू करतेस अत्यंत दृढ भूषित दृढ भूषित शांत अशा मंचकाप्रमाणे असलेल्या विष्णूच्या वक्तस्थावर हे सदाचरण संपन्न तेव्हा हा जगदीश्वर विष्णू हेच तुझे वाहनच नाही काय तू रागाने जर मधुसूदनाचा त्याग करशील तर तो, तो शक्तीहीन होऊन कोणाच्याही पूजेस पात्र होणार नाही कारण स्त्रीने त्याग केला असल्याने करण केला असल्याने गुणहीन त्याग नहीं है है। है अनंत देवी। है अनंत देवी, देवी, चरण कमला सेवन करते वर्णन करावे तू पुरुष असे हैस नाही ना नहीं पुरुष नहीं तरी ही सू कु का मनाने नमस्कार करीत भक्ति अचल रहा है अशा प्रकार स्तवन करो राजा शरण आल देवी ने सतुष्ट हो आत्मसायुज्य दिखा ऋषि मुनिना ही दुर्लभ अठ वेवी प्रसाद प्रसादाने सुद्युम्नाला प्राप्त बारावा समाप्त